सत्यशोधक रिसोर्च सेंटर सादर करीत आहे, चर्चा सत्र विशय आहे सत्रि दुसर भागते हैं अब्दुल अब्दुल कार्यकर्ते इलाम अभ्यासक आणि विचारवंत का संधी मिळाली होती आणि म्हणूनच नेहरूंचा उमेदवार पण नेहरू जर भारताच्या राजकीय आणि सामाजिक घडनेमध्ये किंवा ज्याला आपण असं म्हणतो की क्रिएटर ऑफ मॉर्डर्न इंडिया हे नेहरूंच्या विषयी बोललं जात योगदान काय आहे ते शब्द सांगायचं झालं तर लोकशाही समाजवाद एकीकडे स्वतंत्रपणे एकीकडे एकत्रितपणे समजावं घेतो आहे तर आपल्या सर्वांना पुढे जायच्या पद्धतीने योग्य होईल असं मला आता आजच्या प्रमुख चर्चेचे जे भाग घेणारे था था देग देग आता मला नंतर की इथे जे लोक बनलेले आहेत त्यांच्या मनामध्ये सेक्युलरिझमच्या अन्वयाविषयी काही शंका असेल असं मला अजिबात वाटत नाही पण या हॉलच्या जर बाहेर गेलो ना आपण रस्त्यावर जाऊन विक बघितलं किंवा त्यांचा ताणूसा घेतला तर गेल्या अडसठ वर्षामध्ये ज्या येतात कॉन्सेप्ट संज्ञा किंवा संकल्पना मिसअंडरस्टूड झाली असे त्याच्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज तर ते सेक्युलरिझमच्या अन्वयाविषयी सगळ्यात वाईट शब्द वापरू नये असं म्हणतात काही वेळेला वाईट शब्दातून योग्य आणि हे जाणीवपूर्वक बोलतोय गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून बोलतोय सगळ्या धर्मानं जर समभावाने वागावं लागलो तर सेक्युलरिझम एकच उदाहरण देतो आणि या संस्थेशी आणि एकूणच दहाव्या व आयुष्य समाजामध्ये प्रगती करण्याकरता कोरोनाळव सुरू करण्याकरता हे केलं व्यस्त केला त्याचबरोबर त्यांना एक समांतर अशी चळवळ होती ती गोळी समाजाच्या अंतर्गत होती आणि ती म्हणजे या समाजावर असलेला त्यांचे धर्मगुरु डॉक्टर देण्याच्या प्रचंड प्रभावातून आपल्या समाजाला मुक्त करतो आता हे किती जबरदस्त हा प्रभाव आहे आपल्याला कळत नाही सुदैवनी मी सुने मुसलमान त्याच्यामुळे काय आहे की एक धर्मगुरूच नाही म्हणजे एखाद्या विषयावर जर तुम्हाला जर फक्त पाहिजे असेल तर चार मुला मौलांचे चार वेगवेगळे पद्धती वेगवेगळ्या अर्थाचे मी तुम्हाला आणून देईल पण शिहमूमध्ये तसं नाही म्हणजे आलासाने ओजा असो की भोवऱ्या असो आलासाने धोजामध्ये आल्यास त्यांचा धर्मगुरू हा त्या मानाने खूपच लिबलक आहे पण डॉक्टर सगळे आता त्यांचे निधन करू त्याच्यानंतर त्यांचे आता बंधू आलेले तो हक्काचा चालूच आहे ते वाढ तर त्यांनी जी बोली सुरू केली बहुरी समाजामध्ये बहुरी समाज आणि चळवळी करत होते त्यामध्ये बहुरी समाजाच्या मध्ये त्यांची जी चळवळ होती त्यावेळी खूप पाठिंबा होता त्यांच्या समाजावर परंतु त्यामुळे त्यांना समाज बहिष्कृत करण्यात आला होतं आणि समाज बहिष्कृत केले that's all right, that's all right. विच हे चार नाही की धर्माचा हा अधिकार आपण मान्य करतो आणि तो अधिकार मान्य केला की मग समजेच्या मूल्याचा आपल्याला बळी ब्राह्मण देतात आणि तो म्हणाला की जातुर्ने समाज व्यवस्थेवरती सरकार ठेवणं हा माझ्या धर्मसद्धेचा भाग आहे आणि तो अधिकार मला संविधानाने दिलेला आहे तर मग आपण काय उत्तर देणार त्याला उत्तर द्यायचं असेल तर काही आपल्याला अतिस्पष्ट भूमिका पाकिस्तान हे राज्य संबंध काही एक नाही मी मशिदीत जाऊन नमाज पटले काय किंवा कोणी मंदिरात जाऊन पूजा केली काय याच्यामुळे काही विशेष फरक पडत नाही फरक कधी पडतो जेव्हा धर्म आपली भूमिका सोडून समाजाची तर ते या संदर्भात आठवड्याने त्याला सांगितलं की धर्मशास्त्रात मला असा आधार सोडून दे की ज्यापणे मला पहिल्या पत्नीला घटक फोट येत आहे दुसऱ्या पत्नीचे लग्न करताय त्याने स्पष्ट सांगितलं की का असा काही आधार क्रिशाने नेतृत्वामध्ये नाही असा ना संपला तर दोघांची पलीकडे तुमचं आणि इकडे आमचं इथे तुम्ही प्रवेश कराय आम्ही तुमच्यात प्रवेश करा अशा ह्याच्यातून फेकलं जात धर्माने निर्माण केलेली समाज रचना ही नवीन विषमतेवर out of here. एवढं कळवलं की सगळ्या धर्माच्या सगळ्या अनुयायांनी मन आणि बुद्धी धर्माने गुलाम केलेली आहे त्याला आपण ग्रंथ प्रामाण्य म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात गॉस्पेट्र तर गॉस्पेट क्रोचा आपण एक विचारप्रणाली स्वीकारण्यासाठी तयार झालं नाही तर कॉन्स्टिट्युशन मध्ये काही असो त्याचा काही उद्योग तीन पातळ्यावरती आणि तीन हे निकष मान आपल्याला सेक्युलरिझमचा विचार महाराष्ट्रीय सुसंस्कृत उच्च दर्जाच्या वस्तीत जात आणि जेव्हा तुझ्या अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत महिला मला दिसतात ज्या महिला आपल्या लहान Yeah, look at that. आणि हे संविधान लोकांनी स्वतः पण अर्पित करून घेतलेलं अशी भाषा संविधानाच्या प्रास्ताविका आहे लोकांचं राज्य आहे लोकांचं संविधान आहे आणि लोकांना त्या संविधाना मी राजकीय पक्षात गेलो नसल्यामुळे मला कसली तडजोड द्यायची गरज पडलेली नाही तेव्हा जे राष्ट्रसेवा जलेले sañe होते है जैसे वाटल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर त्यांना असं वाटेल की नाही हा जग मला नको हा जग मला दुसरा जबाब शिकायचा era yeah. इतर सगळ्या देशामध्ये जे जे सेक्युलर आणि लोकशाहीमध्ये आहे त्याच्यामध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता हे जे फारकच झालेली आहे भारतामध्ये भारतीय संविधान आणखी एक पण पुढे गेलेलं आहे तिथे फारक तर आहेच 25, राईट फ्री propagate religion nothing in these articles shall affect the operation of any existing law or prevent the state from making the law regulating the and restricting any economic financial political or other secular activity which may be associated with religious practice number B 2 B providing for social welfare and reform or throwing an open of Hindu religious institutions of a public character याच्या आधीन ठेवलेलं हे धर्म धर्म स्वातंत्र्य आहे म्हणून बहिष्कृत करण्याचा मला अधिकार आहे असं कुठल्याही धर्माला किंवा धार्मिक समाजाला म्हणता येणार नाही ना इतकं हे धर्माचं शक्क आणि हे पंचवीसावं कलम किंवा आर्टिकल स्पष्ट आहे पण तरीही सोयीच्या राजकारणाने या क्षेत्राची स्थापन घातलेलं आहे त्यामुळे आजचे सगळे प्रसंग होत आहेत आणि म्हणून अन्याय विसंगती शोषण ह्या सगळ्यावरचे आधारे प्रामुख्यान ते हिंदू समाजासाठी झालेलं आहे आणि जेव्हा बहुसंख्याकाचा विचार धर्म जात किंवा काही गोष्टीचा न करताना केवळ माणूस म्हणून केला जातो तेव्हा इतर धार्मिक किंवा अल्पसंख्याकांना ते अधिकार आपोआप मिळतात तिथे प्राधान्य हे आपोआप मिळणार हे दोन शब्द महत्वाचे आहेत कारण गैरसमज आहे हे राष्ट्र सेक्युलर का जातं या धार्मिक अल्पसंख्याकांना अकोमोडेट करायचं होतं सक्षेत्युलरली फॉर ब्रिंगिंग इक्वेलिटी जस्टिस अँड ब्रदरहूड अम आम द हिंदू सोसायटी विच वॉज डिस्ट्रीब्युटेड